अध्याय एकशे नव्वदावा सत्यानृत स्वरूप वर्णन भृगू म्हणतात वेद आणि स्वधर्मानुष्ठान हेच परब्रह्मप्राप्तीचे साधन होय यांच्याच योगाने जगताची उत्पत्ती आणि स्थिती होत असून यांच्याच योगाने स्वर्गप्राप्तीही होते वेदविरुद्ध स्वेच्छाचरण हे तमोगुणाचे अर्थात अविद्येचे स्वरूप आहे या तमोगुणाच्या योगाने अधोगती प्राप्त होते तमोगुणाने घेरून सोडलेल्या प्राण्यास सत्वगुणाची ओळख पटत नाही सत्वगुणाच्या योगाने देवत्वाची तमोगुणाच्या योगाने तिर्यग योनीची आणि त्या दोहोच्या मिश्रणाने या जगती तलावर असलेल्या प्राण्यास मनुष्यत्वाची प्राप्ती होते त्यातूनही लोकामध्ये सत्य अनृत धर्म अधर्म प्रकाश तम आणि सुख दुःख अशा वृत्ती आहेत त्यापैकी जे सत्य तोच धर्म जो धर्म तोच प्रकाश आणि जो प्रकाश तेच सुख होय सारांश सत्याधिक वृत्तीचे स्वरूप एकच आहे तसेच जे अनृत तोच अधर्म जो अधर्म तेच तमन आणि जे तम तेच दुःख होय याविषयी असे सांगितले आहे कि ज्ञानी लोक जगताच्या व्यापाराकडे लक्ष देतात व त्यामुळे त्यांना शारीर अथवा मानस या दुःखाच्या योगाने आणि ज्याच्यापासून पुढे दुःख उत्पन्न होते अशा तत्कालिक सुखाच्या योगाने मोह पडत नाही सुज्ञ मनुष्यानं दुःखमुक्त होण्याविषयी प्रयत्न केला पाहिजे इहलोकी प्राण्यांना मिळणारे जे पुत्रप्राप्ताधिक सुख आहे तेही अनित्यच होय अर्थात नित्य अशा सुखाच्या प्राप्तीसाठीच प्रयत्न केला पाहिजे राहुने ग्रस्त केल्यानंतर जसा चंद्राचा प्रकाश पडत नाही तसेच अज्ञानाने घेरलेल्या प्राण्यांनाही सुख मिळत नाही हे सुख दोन प्रकारचे आहे एक शारीर आणि दुसरे मानस इहलोकी अथवा परलोकी वास्तव्य करण्याकडे जी मनुष्याची प्रवृत्ती होते ती केवळ सुखासाठीच होय धर्म अर्थ आणि काम या त्रिवर्गाचे सुखाहून उत्कृष्ट असे दुसरे फल नाही नैयायिकांच्या मते सुख हा आत्म्याचा एक गुण आहे प्रत्येक प्राण्याला तोच इष्ट असतो सुख हेच मुख्य असून धर्म व अर्थ ही त्याची अंगे आहे सुखासाठीच धर्माधिकांचे आचरण कराव्याचे सुख हेच धर्माचरणाचाही हेतू आहे किंबहुना कोणतीही धर्माधिक क्रिया सुखाच्याच उद्देशाने केली जाते सारांश सुखप्राप्तीविषयी प्रयत्न केला पाहिजे भरतबाज म्हणतात सुख हे नित्य आहे असे जे आपण सांगितले ते आम्हा मान्य नाही कारण योगरूपी ऐश्वर्यावर निष्ठा ठेवून राहणारे ऋषी या सुखरूपी आत्मगुणाची इच्छा करीत नाहीत जर सुख नित्य असते तर त्या मुनींना त्याची इच्छा करता आली नसती अथवा ते त्यास मिळाले नसते असे मुळीच नाही त्रैलोक्य निर्माण करणारा प्रभू ब्रह्मदेवही सुखाची परवा न करता एकटाच तपोनिष्ठ होऊन राहतो ब्रह्मचर्य संपन्न असतो आणि वैषयिक सुखाकडे मुळीच लक्ष देत नाही असे आमच्या ऐकण्यात आहे तसेच विश्वनियंता जो भगवान श्री शंकर त्यानेही प्रत्यक्ष मदन जवळ आला असता त्याचे शरीर नष्ट करून त्याचा क्षय केला मनुनत आमी असे कि हा सुखा मार्गमो लोक स्वीकार नहीं हमरूपी गुना, सुखरूपी गुणा का विशेष ही वाटले आपता आम विश्वास बसत नहीं पत्र स कि सुखा श्रेष्ठ अे दुसरे का ही नहीं लोक प्रवाद मात्र अ कर्न फले प्रति कर्माची फले दोन प्रकाराने मिळतात सदाचारापासून व सुख व दुराचारापासून दुःख सदाचारापासून सुख व दुराचारापासून दुःख भृगु म्हणतात आता याविषयी मी तुला सांगतो अज्ञानापासून तम निर्माण झाले आहे त्या तमाने ग्रस्त झालेले प्राणी अधर्माच्या मागे लागतात धर्मामध्ये वळत नाहीत ते क्रोध लोभ हिंसा असत्य इत्यादिकांनी व्याप्त होऊन जातात व त्यामुळेच त्यांना इहलोकी अथवा परलोकी सुख मिळत नाही नाना प्रकारच्या व्याधींची पीडा आणि इतरही ताप यांच्या योगाने ते व्याप्त होऊन गेलेले असतात वध बंधन इत्यादी क्लेशही त्यांना घेरून सोडतात क्षुधा तृषा श्रम इत्यादिकांपासूनही त्यांना पीडा होते वृष्टी वायू अत्यंत उष्णता अतिशय शीत यापासून उत्पन्न होणाऱ्या अत्यंत भयंकर अशा शारीरिक दुःखाधिकांनीही ते पीडित होतात बांधवांचा वियोग आणि स्वजन वद्रव्य यांचा नाश यांच्या योगाने उत्पन्न झालेले मानसिक दुःख व जरा मृत्यू इत्यादिकापासून होणारी पीडा हीही त्यांना आक्रांत करून सोडतात या शारीर आणि मानस दुःखांचा ज्याला स्पर्शही होत नाही त्यालाच सुखाचे ज्ञान होते स्वर्गामध्ये हे दोष उत्पन्न होत नाहीत तेथे काय असते ते, का ते पहा स्वर्गात अत्यंत सुख देणारा वायू असतो सुगंध हा एकच गंध असतो क्षुधा तृषा यांचे क्लेश नसतात आणि जरा आणि पातक हीही नसतात सारांश स्वर्गामध्ये सदैव सुखच असते या मृत्युलोकी सुख व दुःख ही दोन्ही असतात आणि नरकामध्ये केवळ दुःखच असते सुख हीच सद्गती होय याप्रमाणे स्वर्गात जरी सुख आहे तथापि ते ब्रह्मसुखासारखे दुःख संपर्क शून्य नाही कारण जशा इहलोकी तशाच तेथेही स्त्रिया आहेत अविद्या ही, ही सर्व प्रकारची प्राण्यांची जननी आहे त्याचप्रमाणे त्याही जननी आहेत इहलोकी ज्याप्रमाणे पुरुष त्याप्रमाणेच तेथे ब्रह्मदेवाधिक देवता दुःखभागीही असतात मात्र तेथे वीर्य हे केवळ पुण्यमय असते सारांश इहलोकाप्रमाणेच तेथेही सुखदुःखांची साधने असल्यामुळे सुखाप्रमाणेच दुःखही असाव्याचे म्हणूनच मनुष्याने केवळ सुखासाठी अर्थात परब्रह्मप्राप्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे असो वैश एक सुख तुच्छ आहे तथापि ब्रह्मदेवाने पूर्वी स्त्री पुरुष आणि वीर्य ही सृष्टीच्या उत्पत्तीची साधने निर्माण करून ठेवली आहेत व आपापल्या कर्मांच्या योगाने व्यापून गेलेले प्राणी त्या साधनांचा सा आश्रय करतात ओम तत्स